वासुदेवाय जी मिळता दोनही उदके माझी लवण ठाके, की तयासी ही निमिखे तेची होय संजय म्हणतो महाराज पाण्याचे दोन ओघ मिळत असताना त्या दोन ओघांना मिळण्याचे करता, जर मध्ये मीठ उभे केले तर मधल्या मिठाचे एका निमिषात पाणीच होईल कृष्ण अर्जुन दोन्ही संवाद लेते मनी धरिता मजही हि वाणी त्याची होत असे त्याप्रमाणे श्री कृष्ण व अर्जुन हे दोघे जे बोलले त्यांच्या त्या, त्या, त्या बोलण्याचा मी मनात विचार करत असता माझाही तोच प्रकार झाला आहे ऐसे म्हणे ना मोठके त रोनी सात्विके आठवणे ला नैके संजयपणाचा असे संजय थोडेसे म्हणतो न म्हणतो तोच अष्टसात्विक भावानी त्याचा संजय पणाचा आठव म्हण मी संजय अशी देह स्मृती हरण करून कोठे नेला तो कळे ना रोमांच जव फरके तव तव तुरके सुरके स्वेदा ते जिंके एकला कंपू जसे जसे अंगावर रोमांच उभे राहत होते तस तसे शरीर संकुचित होत होते व कंप स्तंभ वसगेत यांना जिंकित होता अद्वयानंद स्पर्शे दिली असे ते अश्रु नवती तैसेवची अद्वयानंदाच्या स्पर्शाने दृष्टीत जलमय झाली डोळे डबडबून पाण्याने भरले ते अश्रू नव्हते तर जसे डोळ्यांना प्रेम पाझरच फुटले होते नेणो काय नमाय पोटी नेणू काय गुंफे कंठी वागरधा पडत मिठी उससाचिया उससाची पोटात काही एक मावेन असे होऊन कंठ दाटून आला व श्वासोसामुळे तोंडातून शब्द बाहेर पडेला बहुना सात्विका आठा हा चाचरू मांडता उमेठा संजय चोहटा संवाद सुखाचा फार काय सांगावे अष्टसात्विक भावांच्या योगाने अतिशय बोबडी वळली असता संजय हा कृष्णार्जुनाच्या संवाद सुखाचा चला त्या सुखाची, जा सुखाची जात अशी आहे कि ते आपण होऊनच शांती धरते म्हणजे त्याचा वेग अपोआप कमी होतो मग पुन्हा त्या योगाने त्या संजयाला देहस्मृती मिळाली श्लोक पंच्याहत्तरावर व्यासप्रसादा गुह्यमहरणाक्षात कथयत स्वयं प्रत्यक्ष योगेश्वर श्रीकृष्ण स्वतः सांगत असताना व्यासांच्या कृपेने हे अत्यंत योग रूपुह्य मी श्रवण केले तैवा बैसते नि आनंदे मणे जीजे उपनिषदे नैनती व्यासप्रसादे ऐकिले मीया तेव्हा स्थिरावत असलेल्या आनंदाने संजय म्हणतो महाराज जे उपनिषेदांना माहित नाही ते व्यासांच्या कृपेने मी ऐकले ऐकताची ते कथा ऐकताच माझे ब्रम्ह भावाशी ऐक्य झाले व मी तूपणासह अज्ञान दृष्टी नाहीशी झाली हे आघेची कायोग जयाठाया सयाचे वाक्य सवंग केले मज व्यासे हे सर्वच योग ज्या ठिकाणी येणारे मार्ग आहेत त्या श्रीकृष्णाचे वाक्य व्यासानी मला सुरुवात केले आहे अहो अर्जुनाचे निशे आपण पेची दुजे ऐसे नटोनी आपण या उद्देशे बोलिले जे देव अहो महाराज अर्जुनाच्या निमित्ताने आपणच दुसरे अर्जुन असे बनून आपल्याच करता जे देव बोलले तेथही माझे श्रोत्र पाटाचे जाय बाणू स्वतंत्र सामर्थ्य श्री गुरुचे महाराज येथे माझे कान अधिकाराला पात्र झाले गुरुच्या स्वतंत्र सामर्थ्याचे मी काय वर्णन करू श्लोक क्षातरावा राजन संस्मृत्य संस्मृत्य संवाद निमम केशवार्जुन योह पुण्यम ऋष्या मी चुहुरुमु मुहु। हे राजा धृत राष्ट्र या श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या अद्भुत व पुण्यकारक संवादाचे वारंवार स्मरण होऊन मी पुन्हा पुन्हा हर्ष पावत आहे राया हे बोलता विस्मित होये तेनेची मोडा बला ठाये रत्नी कि रत्न किळा ये झाकोळीत की जैसी राजाशी हे बोलत असताना संजय आश्चर्यचकित झाला व त्या योगे त्याची देहस्मृती गेली ते कसे तर ज्याप्रमाणे रत्नाचे ठिकाणी जसे रत्नाचे ते रत्नाच्या मूळ स्वरूपाला झाकीत येते हिमवंतीची सरोवरे चंद्रोदय होती काश्मीरे मग सूर्यगमी हिमालय पर्वतावरील सरोवरे चंद्रोदय झाला असता स्फटिकासारखे घट्ट होतात व नंतर सूर्योदय झाला कि त्यास पुन्हा पाझर फुटत तैसा शरीराची असमृती तो संवादू संजय चित्ती धरी आणि पुढती ते आल्यावर संजय तो संवाद चित्तात आणत होता पुन्हा त्याची तीच देह विस्मृतीची अवस्था होत होती श्लोक सत्यात्तर तच्च्या संस्मृत्य संस्मृत्य रूपम अत्यभुतम हरे हे विस्मयो मे महान राजन हृष्यामीचे पुन्हा पुन हरीच्या हरी त्या अतिशय अद्भुत रूपाचे पुन्हा पुन्हा स्मरण होऊन हे राजा मला अतिशय आश्चर्य वाटत आहे व पुन्हा पुन्हा मी हर्षे पावत आहे मग उठोनी म्हणे नृपा श्रीहरीची या विश्वरूपा देखील या उगा असोला हसी. मग हर्षाच्या वेगात उभा राहून संजय म्हणाला राजा श्रीहरी च्या विश्वरूपाला पाहिले असता तू उगा कसा राहू शकलास न देखणे निपणे जे असे विसरे आठवे ते कैसे चुकवू आता न पाहण्याने जे दिसते नाहीपणाने जे आहे विसरण्याने म्हणजे विसरू म्हटले तरीही जे, तरी जे आठवते ते आता कसे चुकवू देखो ने चमत्कारू कि जे तो नाही पैसारू मजही सकट महापुरू नेत आहे श्रीहरीचे विश्वरूप पाहून त्याचा तो नुसता चमत्कार सुद्धा त्या ठिकाणी अवकाश नाही हा विश्वरूपी महापूर माझ्याही सकट पाहून ऐसा श्री कृष्णार्जुन करुनी देतसे तिळदान अहं याप्रमाणे श्री कृष्णार्जुन संवादरूपी संगमात स्नान करून संजय अहंकाराला तिलांजली देत आहे ते तेथ असे आनंद अलौकिकही काही स्फुंदे श्रीकृष्ण मने, सदगदे वेळो वेळ तेव्हा न ना सावरणाऱ्या आनंदाने त्याला काही अलौकिकही गहीवर येऊन सदगतीत कंठाने श्रीकृष्ण श्रीकृष्ण असे वेळोवेळा म्हणत होत या अवस्थांची काही कौरवाते परी नाही म्हणून राही कल्पा वेजव या अष्टसात्विक भावांचा प्रकार धृतराष्ट्राला केव्हाच माहित नव्हता कि त्याची जी काही कल्पना धृत राष्ट्राने करावी सुख लाभू आपण करुनी स्वयंभू बुझावी ला संजयाने आपण झालेला सुखलाभ आपल्याच ठिकाणी स्थिर करून अष्टसात्विक भावांचा फुंज गिरवून टाकला ते थक अवसरी ओवी ते दुरी रावो म्हणे संजया परी कैसी तुझी ग तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला संजया, लढाईत कोणत्या वेळेला कसा प्रसंग येईल ते सांगून माझा वेळ घालवण्याकरता व्यासांनी तुला माझ्याजवळ ठेवला आहे ते बाजूला सारून तू हा काय प्रकार मांडला आहेस तेने तू ते येथे व्यासे बैस विले उद्देशे अप्रसंगा माझी ऐसे बोलसी काय त्या व्यासाने तुला येथे कशा करता बसवले प्रसंग नसताना का, का रात्री होय पाहलया निशाचरा रानात राहणारा मनुष्य राजमंदिरात नेला असता त्याला दाही दिशा उदास वाटतात अथवा उजाडले असताना निशाच्या ना रात्र होते तो जेथीचे गौरव तयासी ते भिंगुळवाने म्हणणे म्हणाव माहित नाही ते त्याला विपरीतच वाटते म्हणून त्या महत्व माहित नसलेल्या गोष्टीच्या वर्णनास तो अप्रसंग आहे असे म्हणणारच यात नवल काय मग म्हणे सांगे प्रस्तुत उदयले से जे उत्कळीत ते कोणासी बारे जैत देईल शेखी मग धृतराष्ट्र म्हणाल अरे बापा संजय या युद्ध सुरू झाले आहे ते शेवटी कोणाला जाय देईल ये रवी विशेषे बहुतेक आमूचे ऐसे मानसिक जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा सहज विचार करून पाहिले तर विशेष करून बहुतेक आमची अशी कल्पना आहे कि दुर्धनाचा पराक्रम नेहमी विशेष असतो आणी एनचे निपाडे दळहियाचे मनवनी जैत फुडे आणील आणि प्रतिपक्षी पांडवांच्या मानाने या दुर्योधनाचे सैन्य दीडपट आहे म्हणून ते सैन्य निश्चय करून जाय मिळविल ना आम्हा तैसे म तुझे ज्योतिष कैसे ते नैनो संजया असे तैसे सांगपा आम्हाला तर असे वाटते मग तुझे भविष्य कसे आहे ते आमस कळत नाही तर संजया तुझे भविष्य जसे असेल तसे सांग श्लोक अठ्या योगेशर कृष्ण धनुर्धर त्र श्रीजयो भूतीर् ध्रुवाणी तिरमिरम हरिओम गीतासू उपनिष्सु ब्रम्ह विद्यायाम योग शास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे मोक्ष संन्यास योगो नाम अष्टादश कृष्ण व धनुर्धर पार्थ असतील तेथे ऐश्वर आणि नीती ही आढळ आहेत समजूत आहे या या बोला संजयो म्हणे जी येष्य तेथे जिणे ते पुढे कि या धृतराष्ट्राच्या बोलण्यावर संजय म्हणाला महाराज त्यांचे एकमेकांचे काय होईल हे मी जाणत नाही परंतु जेथे आयुष्य आहे तेथे जगणे आहे चंद्र चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे की जी महाराज चंद्र तेथे चांदणे असा शिव तेथे शक्ती वसंत तेथे सुविचार हा असा व्हायचाच राबो तेथे कटक कर, सौजन्य तेथे सौयरिक वन्ही तेथे दाहक सामर्थ्य कि राजा तेथे सैन्य प्रेम तेथे संबंध व अग्नि तेथे जाळण्याची शक्ती असा ही असायचीच दया तेथे धर्मो धर्मो तेथे सुखागमो सुखी पुरुषोत्तम असे जायसा दया तेथे धर्म धर्म तेथे सुखप्राप्ती आणि सुखाच्या ठिकाणी जसा पुरुषोत्तम असत वसंत तेथे वने वन तेथे सुमने सुमने पालिंगने सारंगांची जेथे वसंत तेथे झाडांना नवी पालवी व नवी पालवी तेथे फुले फुले तेथे भ्रमरांचे समुदाय हे असायचे गुरु तेथे ज्ञान द्न्यान, ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी आयसे जेथे गुरु तेथे ज्ञान जेथे ज्ञान तेथे आत्मदर्शन आणि जेथे आत्मदर्शन तेथे जसे समाधान असते भाग्य तेथे विलासू सुख तेथ उल्हास हे असो तेथ प्रकाशू सूर्य जेथे जेथे भाग्य तेथे सुखोपभोग व जेथे सुखोपभोग तेथे प्रसन्नता असो हे राहुदे जेथे सूर्य तेथे प्रकाश हा असा व्हायचा तैसे सकल पुरुषार्थ जेणे स्वामी का सनाथ तो श्री कृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी त्याप्रमाणे ज्या स्वामीच्या योगाने सर्व पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम व मोक्ष सणात झाले आहेत तो श्रीकृष्ण राजा जेथे आहे तेथे लक्ष्मी ही असा व्हायचीच आण कांतेसी ते जगदंबा जयापा आणि माय दासी नवती तया ते आणि ज्यांच्या जवळ आपल्या पतीसह ती जगनमाता लक्ष्मी आहे अणिमादिक सिद्धी देखील त्याच्या दासी होत नाहीत का कृष्ण विजय स्वरूप निजांगे तो राहिला से जेणे भागे ते जयो लागे तेथेची आहे कृष्ण आपल्या अंगाने विजयाचे स्वरूप आहे तो ज्या पक्षाला राहिलेला आहे अर्थात जय त्या बाजूला त्वरेने मिळावायच विजयो नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्री कृष्ण नाथू श्री सी विजय निश्चितू तेथेची असे विजय नावाने अर्जुन प्रसिद्ध आहे व श्रीकृष्णनाथ ही विजयाची मूर्ती आहे लक्ष्मी सह सर्व विजय निश्चितपणाने तेथेच आहे असे समज तयाची झाडी कल्पतरु ते होडी न वेका ये वडी मायबापे असत त्याला म्हणजे अर्जुनाला एवढे श्रीकृष्ण व लक्ष्मी यांच्यासारखे मायबाप असता त्याच्या देशाच्या झाडांनी कल्पतरुला पाहिजेने का जिंकू नये ते पाषाणही आघावे चिंता रत्ने नोहावे तय भूमिके का न यावे सुवर्णत्व त्या देशाचे सर्व हि दगड चिंतामणी का होऊ नयेत आणि त्या देशाच्या भूमीला चैतन्यू नये तयाची या गावी चिया नदी अमृते वाहावी या नवल काईराया विचारी त्याच्या गावच्या नद्या अमृताने भरून का वाहु नयेत राजा विचार कर यात काही आश्चर्य आहे काय तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणजे त्याच्या स्वयर उच्चारलेल्या शब्दाना खुशाल वेद म्हणता ये मग तो देहा सच्चिदानंद रूप का होऊ नये पैस वर्गापवर्ग दोन्ही इये पदे जया अधिनी रो श्री कृष्ण बाप जननी कमळा जला श्रीकृष्ण बाप आहे व आई लक्ष्मी आहे त्याच्या आधीन स्वर्ग व मोक्ष म्हणून ज्या पक्षाला तो लक्ष्मीचा पती उभा आहे तेथे सर्व सिद्धी मूर्तीमंत आहे याशिवाय मी दुसरे काही जाणत नाही आणि समुद्राचा मेघू उपयोगे तयाहून चांगू तैसा पार्थी आजी लागू आहे तये। ती मेघ हा समुद्राच्या पाण्याचा बनलेला असून उपयोगाने त्याच्यापेक्षा अधिक चांगला आहे त्याप्रमाणे संबंध आज त्या अर्जुनाच्या ठिकाणीच आहे देवापेक्षा अर्जुनाचा जास्त उपयोग आहे कनकत्व दीक्षा गुरु लोहा परिसु होी जगा पोसिता व्यवहारू ते जाणे लोखंडाला सोनेपणाची दीक्षा देणारा परीस हा लोखंडाचा गुरु आहे खरं परंतु जगाला पोचणारा व्यवहार ते सोने जन दे। ये ये उने, ऐसे कोणी म्हणे वन्ही प्रकाश दीपणे प्रकाशी या पुला या उदाहरणात गुरुपणाला कमीपणा होतो असे कदाचित कोणी म्हणेल पण तसे नाही तर असे आहे की अग्नि हा दिव्याच्या रूपाने आपलाच प्रकाश प्रकाशित करतो तैसा देवाची आशक्ती पार्थुदेवासीची बहुती परिमाने इये स्तुती गौरव असे त्याप्रमाणे देवाच्या सामर्थ्यानेच अर्जुन बलवान झाला आहे परंतु अर्जुन देवापेक्षा ही सामर्थ्यवान आहे अशी वर केलेली अर्जुनाची स्तुतीच देवाला पुष्कळ प्रकारे आवडते असे या स्तुतीचे गौरव आहे आणि पुत्रे मी सर्व गुणी हे बापा शिराणी तरी ते शारंग पाणी फळाली आणि मुलाकडून मी सर्व गुणात जिंकला जावा ही बापाला आवड असते ती श्री कृष्णाच्या ठिकाणी फळाला आली आपल्यापेक्षा आपला शिष्य अर्जुन अधिक वाढावा ही जी देवाची इच्छा होती ती सफळ झाली से कृष्ण कृपा तो जयाकडे साक्षेप रीती आहे फार काय सांगावे धृतराष्ट्र राजा अर्जुन हा कृष्ण कृपेने असा कृतकृत्य कुछत झाला तो अर्जुन ज्या पक्षाकडे जाणून बुजून आहे तोची गा विजया तुझ कोण संदेह हो, तेथ नये तरी वावो विजयोची होय हे hey, राजा तोच पक्षा विजयाची जागा आहे यात तुला काही संशय वाटत आहे त्या पक्षाकडे जर जय न येईल तर तो, तो जय खोटाच ठरेल म्हणून जेथ श्री तेथ श्री तू जेथ तो पंडू सुतू तेथ विजय समजतू अभ्युदयो तेथ म्हणून जेथे लक्ष्मी व श्रीकृष्ण व जेथे तो पंडूचा मुलगा अर्जुन हे तीन आहेत तेथे विजय आहे व सर्व गोष्टीची बरभराट तेथेच आहे म्हणून जेथे लक्ष्मी व श्रीकृष्ण व जेथे तो पंडूचा मुलगा अर्जुन हे तिघ जण आहेत तेथे विजय आहे व सर्व गोष्टीची भरभराट तेथेच आहे जरी व्यासाचे निसाचे घिरे मन तुमचे तरी या बोलाचे ध्रुवची माना जर खरा लाभू मंगळाचा जेथे तो लक्ष्मी सहित श्रीकृष्ण आहे व जेथे भक्तांचा समुदाय आहे तेथे अनायसे सुखाची व कल्याणाची प्राप्ती आहे या बोला आन होय तरी व्यासाचा अंकु अंकुन वाहे गाजोनी बाहे उभी ते या बोलण्या जर अन्यथा होईल तर व्यासाचा शिष्य मी म्हणणार नाही अशी गर्जना करून त्याने हात वर केला एवम भारताचा आवा का आणूनी श्लोका ये का संजये कुरुनायका दिधला याप्रमाणे भारताचे तात्पर्य एका श्लोकात आणून संजय याने धृत राष्ट्राच्या हातात दिले जैसा नेनो के वडावनि आणि हानी निस्तरावया जसा अग्नी केवढा तरी मोठा आहे हे काय सांगावे परंतु तो वातीच्या टोकावर येऊन सूर्याची गैरहजेरी भरून काढण्याकरता आणावा तैसे शब्द ब्रह्म अनंत झाले सव्वा लक्ष भारत भारताचे शते सात सर्वस्व गीता त्याप्रमाणे अनंत बैद सव्वा लक्ष भारत झाले व भारताचे सार सातशे श्लोकात गीता झाली तया हि साता शतांचा इत्यासू हा श्लोक शेषीचा व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गारो ज्यासांचा शिष्य जो संजय त्याचा जो पूर्णोद्गार तो हा गीतेचा शेवटचा श्लोक या सातशे श्लोकांचे तात्पर्य आहे ये येणे ए श्लोके राहते असे अविद्या जाताचे निके जिंत या एकाच श्लोकावर जो विश्वास ठेवून राहील त्याने संपूर्ण विद्या मात्राचे खरे स्वरूप हस्तगत केले असे होईल ऐसे श्लोक शाते सात गीतेची पदे आंगे वाहत पदे म्हणू कि परमामृत गीता काशीचे याप्रमाणे या, या सातशे श्लोकांना गीतेची पदे आपले अंगी धारण करतात या श्लोकांना श्लोक म्हणावे का गीता गीतारूपी आकाशातील परमामृत म्हणावे कि आत्म ये सभे गीते वोडवले हे खांबे मज़ श्लोक प्रतिभे ऐसे अथवा आत्मराजाची सभा जी गीता त्या गीतारूपी सभेला हे सातशे श्लोकरूपी खांबच लावले आहेत हे, हे श्लोक माझ्या अनुभवाला असे येतात गीता है सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदली असे अथवा गीता ही सप्तशतीच्या मंत्राने म्हणजे सातशे श्लोकरूपी मंत्राने प्रतिपादन करण्यास योग्य अशी देवी आहे व मोहरूप महिषासुराच्या नाशाने आनंद पावली आहे म्हणून मने काय वाचा जो सेव होईल इचा तो स्व साम्राज्याचा चक्रवर्ती करी म्हणून जो मनाने शरीराने अथवा वाचेने गीतारूपी देवीचा सेवक होईल त्याला हि गीता स्वानंद रुपी साम्राज्याचा सार्वभौम राजा करेल कि अविद्या श्लोक सूर्या पैजा जिंके ऐसे प्रकाश इले गीता मिखे राय श्री कृष्णे अंधारावर चाल करून गीतेचा एक एक श्लोकच सूर्यला पैसेने जिंकतो असे सातशे श्लोक श्री कृष्ण राजाने प्रकट केले आहेत की श्लोकाक्षर द्राक्ष लता आहे श्रमलेल्या विश्रांती घेण्याकरता श्लोकांच्या अक्षरूपी द्राक्षांच्या बेलीना गीता हि मांडव झाली आहे की भाग्य संती भ्रमरी केले ते श्लोक कल्हारी श्री कृष्णाख्य सरोवरी सासि न अथवा भाग्यवान संत रुपी भ्रमराने सेवन करून ज्या श्लोकांना कमळ रूपता आणली अशा श्लोक कमळाने सरोवर त्यामध्येही गीतारूपी वेली भरास आली आहे कि श्लोक नवती आन गमे गीतेचे महिमान वाखाणी ते उदंड जायचे किंवा हे श्लोक मला तर या संबंधाने दुसरीच कल्पना येते हे श्लोक म्हणजे जणू काही गीतेचा सर्वागम गीता पुरा बसोआले अथवा सातशे श्लोकांचा सुंदर कोट करून सर्व शास्त्र गीतारुपी शहरात राहवायास आली आहे की निजकांता आत्मया आवडी गीता मिळावया श्लोक नवती बाहा, पसरू का जो अथवा हे श्लोक म्हणजे गीता ही आपला पती जो आत्मा त्यास आवडीने भेटण्याकरता आली असता तिने पसरलेले बाहूच नव्हे काय की गीता कमळीचे भृंग की हे गीता सागर तरंग की हरीचे हे तुरंग गीतरथीचे अथवा हे श्लोक गीतारूपी कमळावरील भुंगे आहेत अथवा गीतारुपी समुद्रावरील हे श्लोक म्हणजे लाटा आहेत अथवा श्रीहरीच्या गीतारुपी रथाचे हे श्लोक म्हणजे घोडेच आहेत की श्लोक सर्व तीर्थ संघातू आला श्री गीते गंगे आय अर्जुन नरसिंहस्तू झाला म्हणून अथवा अर्जुन हा सिंहस्थ झाला म्हणून श्लोकरूपी सर्व तीर्थांचा समुदाय श्री गीतारुपी गंगेत आला कि हे, हे श्लोक श्रेणी अचिंत्य चित्त चिंतामणी कि निर्विकल्पा लावणी कल्प अथवा ही श्लोकांची पंक्ती नव्हे तर अचिंत्य जे ब्रह्म ते चित्ताला देणारा चिंतामणी आहे अथवा निर्मिकल्प ब्रह्माला देणारी श्लोक ही कल्प झाडे लावलेली आहेत ऐसिया शते सात श्लोका परिया गळा एक येक आता कोण वेगळी का वा असे सातशे श्लोक आहेत परंतु एकापेक्षा एक वरचड आहेत आता कोणाची निवड करून वेगळे वर्णन करावे दीपा मागील वडील अमृत सिंधू खोलू उथळू कायसा। असा दिव्याला आधीचा व मागचा भेद कसला सूर्याला धाकटा व वडील हा भेद कसला अमृताच्या समुद्राला खोल व उथळ हा भेद कसला तान्ही आणि गोठी की जतीना। ही तान्ही आहे अथवा पारठी म्हणजे या गोष्टी कामधे दृष्टीने पाहिले तर जशा करता येत नाहीत तैसे पहिले सरते श्लोकन मनावे गीते जुनी नवी पारी जाते आहाती काय त्याप्रमाणे गीतेच्या श्लोकात हे पहिले उत्तम व हे शेवटले कमी योग्यतेचे असे प्रकार आहेत असे म्हणू नये पारिजातकाच्या फुलात जुनी नवी हे भेद आहेत का आणि श्लोका पाडू नाही हे किर समर्थू काही येथ वाच्य वाचकही भागून धरी आणि श्लोकामध्ये कमी योग्यतेचा व अधिक योग्यतेचा असा भेद नाही असे खरोखर काय समर्थन करू या गीतेत वाच्य व वाचक हिही ही निवड होत नाही जे ये शास्त्री ये कु वाच्य वाचकू हे प्रसिद्ध जाणे लोक भलतही कारण कि या गीता शास्त्रात एक श्रीकृष्णच वाच्य व वाचक आहेत हे प्रसिद्ध आहे व वाटेल त्या मनुष्यालाही हे माहीत आहे येथे अर्थे ची पाठे जोडे ये वडे निधे वाच्य वाचकेक वटे साधी ते शास्त्र गीतेच्या अर्थापासून जे फळ प्राप्त होते तेच गीतेच्या पाठानेही मिळते जसे गीतेचे अर्थ ज्ञान व पठण हे फलदृष्ट्या सारखेच आहे तसेच गीताशास्त्र हे वाच्य व वाचक यांचे ऐक्य साधणारे आहे म्हणजे या गीताशास्त्रात वाच्य व वाचक एक श्रीकृष्ण परमात्माच आहे असे दाखवले आहे म्हणून मजकाही समर्थनी आता विषय नाही गीता जाण आहे वाङमयी श्रीमूर्ती प्रभूची म्हणून मला आता समर्थन करण्यास विषय राहिला नाही गीता ही प्रभूची शब्दमय सुशोभित मूर्ती आहे असे समजत शास्त्र परब्रम्हि इतर शास्त्र आपल्या विषयांचे अर्थ ज्ञान फल देऊन आपण नाहीसे होते तसे हे गीताशास्त्र नाही तर हे सगळे परब्रह्म आहे कैसा विश्वाची कृपा करुणी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा आण देवे देवानी विश्वाच्या करुणेने ब्रोपा करून अर्जुनाच्या निमित्ताने कसा प्रकट केला आहे चकोरा चे निमित्त तिन्ही भुवने संतप्ते निवविली कळा बनते चंद्रे जेवी ज्याप्रमाणे चकोराच्या निमित्ताने कलांनी युक्त असलेल्या चंद्राने तापलेले तिन्ही लोक शांत केले का गौतमाचे निमिशे कळी काळ ज्वरित अथवा कळी काल रुपी तापाने तप्त झालेल्यांची पीडा नाहीशी करण्याच्या हेतूने श्री शंकराने गौतमाच्या निमित्ताने गंगेचा औका खाली सोडून दिला तैसे गीतेचे हे दुभते वत्स करुनी पार्थे कृष्ण या अर्जुनाला येथे जीवे जरी नाहाल तरी हे चिकिर होीभची जरी या गीत रूपी गंगेत जर तुम्ही जीवाने अंतःकरणाने स्नान कराल म्हणजे या गीतेच्या अर्थाचा जर तुम्ही मनाने चांगला विचार कराल तर हेच गीतारूपी ब्रम्हच तुम्ही वाल अथवा पाठाच्या रूपाने जर नुसती जीभस ओली कराल तरी लोह ए केली येरी कडे अपैसे सुवर्ण होय तरी परिसरांनी लोखंडाच्या इतर सर्व भागाचे जसे ओप सोने होते तैसी पाठाची ते श्लोक पाद जब तव जबी त्रम्हतेची पुष्टी येईल त्याप्रमाणे पाठरूपी वाटीने गीतेचे श्लोक मुखला लावता ना लावता तोच ब्रम्हतेची पुष्टी अंगल येईल ना येणे सी मुख वाकडे करुने ठाकाल कानवडे तरी कानी घेता पडे ते लेख अथवा गीतेकडे कंटाळ्याने तोंड वाकडे करून एका अंगाला पडून राहाल तरी कानाने गीता घेतली म्हणजे ऐकली असता तोच हिशोब होतो म्हणजे तीच फल प्राप्ती होती जे हे श्रवणे पाठ हे अर्थे गीताने दि मोक्षा आरवते जैसा समर्थू दाता कोणाते नास्ती न म्हणे कारण की ज्याप्रमाणे समर्थदाता कोणालाही नाही असे म्हणत नाही त्याप्रमाणे गीता ही आपल्या ऐकण्याने पठणाने अथवा अर्थ ज्ञानाने मोक्षापेक्षा कमी काही देत नाही म्हणून या सवा गीताची एकी सेवा काय कराल आघवा शास्त्री ये रि म्हणून समागमाने एक गीतेचे सेवन करावे इतर सर्व शास्त्र घेऊन काय करायचे आहे किंवा कृष्णार्जुनी मोकळी गोठी ते श्री व्यासे केली करतळी घेव ये आणि श्री कृष्णार्जुन हे धागा न लागेल इतकी कठिन अशी जी मोकळी कथा बोलले ती व्यासानी वाटेल त्याला तळहातावर घेता येईल इतकी सोपी केली बाळ ते वरसे माय जे जे पैसे तैतया ठाकती तैसे घास करी जेव्हा आई मुलाला प्रेमाने जीव घालायला बसते तेव्हा त्या मुलाला घेता येतील इतके जसे लहान लहान घास करते का अफाटा समीरणा आपण शहाणा केले जैसे विंजना निर्मूनिया। अथवा ज्याप्रमाणे शहाण्या माणसांनी पंखा बनवून अफाट वाऱ्याला वाटेल तेव्हा घेता यावा असं आपले स्वाधीन केलं तैसे शब्द सामाबिले तसे शब्दानी जे प्राप्त होत नाही ते अनुष्टुप छंदात बसवून स्त्री शूद्राधिकांच्या समजुतीला उतरेल असे श्री व्यासानी केले ओवी सतराशे पासून उद्या